अध्याय दोनशे अठ्ठ्याऐंशी वा सगर व अरिष्ट नेहमी यांचा संवाद धर्मराजा विचारतो पितामह आपण अहिंसाधिकांचे वर्णन केले ते खरे आहे परंतु आमहा राजांना ते कसे साधावे यास्तव मी आपणास असे तुस्तो की आमच्यासारख्या राजांनी या जगात कोणते गुण अंगी वागवून व कोणत्या गोष्टीवर अखंड लक्ष ठेवून वागावे म्हणजे विषय संगरूपी पाशातून आम्ही मुक्त होऊ हे मला सांगा भीष्म उत्तर करतात हे धर्मा पूर्वी सगराने अरिष्टनेमीला असाच प्रश्न केला असता त्यांनी त्याचे जे उत्तर दिलेले आहे तोच पुरातन इतिहास या मी तुला सांगतो सगर म्हणाला इहलोकी कोणतीही उत्तम गोष्ट केल्याने मनुष्याला सुख प्राप्त होऊन तो शोक व क्षोभ यांच्या तडाख्यातून सुटतो ते समजावे अशी माझी इच्छा आहे सर्व शास्त्रवेत्यात वरिष्ठ अशा त्या कुलोत्पन्न अरिष्ट याप्रमाणे प्रश्न केला असता सर्वात उत्कृष्ट संपत्ती कोणती ते पूर्णपणे ध्यानात आणून त्याने असे योग्य भाषण केले तो म्हणाला बाबारे खरे सुख म्हणजे मोक्ष सुख होय पुत्र पशु धन धान्य यांचे व्यवसायात जो घडून गेला आहे अशा मुढाला हे सुख प्राप्त होत नाही कारण स्नेहाच्या पाशात सापडल्यामुळे जो मूर झाला व ज्याची बुद्धी या पदार्थांचे ठिकाणी आसक्त झाल्यामुळे ज्याचे मनाला शांती कशी उरली नाही अशाला मोक्षाची कल्पनाच येत नाही आता सगरा स्नेह स्नेहसंबंधापासून कसकसे पाश प्राप्त होतात ते मी तुला सांगतो तू तु आपले कान माथ्यात ठेवून म्हणजे लक्षपूर्वक कान देऊ नये याचे वर्णन सुज्ञालाच रुचणारे आहे बाबारे योग्य काली पुत्र उत्पन्न करून ते यवनात येताच त्यांचा विवाह करून त्या संसारास बसवून दे आणि पुढे ते आपला सहकुटुंब निर्वाह करण्यास समर्थ झाले आहेत असे लक्षात येताच त्यांचे पाशातून मोक राहून तुझे सुखास पडेल तसा फिरत जा किंवा राहत जा भार्येचे प्रथम लालन करावे आणि पुढे तिला पुत्र होऊन तिचे साधारण पोक्तवय झाले आहे व तिचे प्रेम मुलाबाळांमध्ये गुंतले आहे असे दिसताच योग्य समय पाहून तिला सोडावे व सर्वात उच्चतम असे जे साध्य त्यावर अनुसंधान ठेवावे किंवा पुत्र झाला असो वा नसो रीतीप्रमाणे इंद्रियांकडून इंद्रियांचे विषय काही काळ भोगवून नंतर त्यांचे लाड पुरे करून मोकळे भावे व मग यथेच्छिरावे आणि यदृच्छेने जे काही विषय प्राप्त होतील त्याविषयी प्रीती किंवा अप्रीती काहीच न धरता त्यांचे सेवन करून मोकळ्यासारखे असावे व सुखी व्हावे याप्रमाणे मी तुला हा मोक्षार्थ संक्षेपाने सांगितला आता यापुढे तोच अधिक विस्तारून पुन्हा सांगतो तो ऐ या लोकात जे पुरुष निस्संग झाले ते निर्भय होऊन सुखाने फिरतात उलट पक्षी जे कोणी विषयासक्त असतात ते नाश पावतात ही गोष्ट निभ्रांत आहे यास उदाहरण जे किडे किंवा ज्या मुंग्या आपले निर्वाह निर्वाहासाठी धान्य संचय करण्याचे भरीस पडतात त्या, त्या योगानेच मरण पावतात सारांश या लोकात जे असक्तते सुखी व जे संसक्त ते किंवा नासके असे समजावे आपणास मोक्ष मिळावा अशी ज्याची खरी इच्छा असेल त्याने मी नसलो तर याचे कसे होईल अशा प्रकारची आपल्या आप्तस्वकीयांविषयी चिंता मुळीच करू नये कारण खरे पाहता जंतू हा आपले आपण उत्पन्न होतो आपले आपणच वाढतो आणि सुख दुःख किंवा मृत्यू ही आपले गुणांनीच भोगतो कोणालाही अन्नवस्त्र हे आईबापाचे संचित द्रव्यातून किंवा स्वर्जितातून मिळणे हे त्याच्या पूर्वकर्माचा जसा संबंध असेल तसे होते कारण या लोकात कर्म केले असल्यापासून कोणतेच काही प्राप्त होत नाही आपणास या लोकी जेवढे प्राणी दिसत आहेत त्या सर्वांच्या पोटापाण्याची अगाऊ तजवीज विधात्यानेच त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार लावून ठेवलेली असते आणि ते सर्व प्राणी या भूतलावर आपापल्या कर्माप्रमाणेच इतस्त संचार करीत असतात व त्यावेळी त्यांचे पूर्वकर्मच त्यांना सुरक्षित ठेवीत असते बाबा रे तू स्वतः जर निवळ मातीचा गोळा परतंत्र व कच्चा आहेस तर स्वजनांचे पोषणाची किंवा रक्षणाची चिंता बाळगण्याचे तुला प्रयोजन काय हे वेडेपणे ने काय अरे तू आपली शिकस्त तडफड करीत असतानाही मृत्यू जर तुझे आप्ताला तुझे देखत झळप घालून ठार करतो तर ही गोष्ट पाहून तू स्वतविषयी जागे व्हावेस हे बरे नव्हे काय कारण समज तू आपले स्वजनाचे भरणाचा म्हणजे रक्षणाचा भार आपले अंगावर घेतलास तथापि तुझी कामगिरी पुरी होण्यापूर्वीच व तो स्वजन जिवंत असतानाही त्याला मागे ठेवून तू मरणार नाहीस कशावरून दुसरी गोष्ट तुझे समक्ष एखादा तुझा स्वजन मृत्यू पावला तर मरणोत्तर तो कोणत्या अवस्थेत आहे सुखी आहे किंवा दुःखी आहे हे काही तुला कळेल काय नाही मग या गोष्टीवरूनच स्वतःला शहाणं हो। तू जिवंतास किंवा मृत हो दोन्ही अवस्थात तुझे जे पुत्रादी स्वजन असतात त्यांना आपापले कर्माची म्हणजे रोगाची फळे भोगावीच लागतात हे जर तू धडधडीत पाहतोस तर या गोष्टीवरून बोध घेऊन तू खरे स्वहित करून घ्यावेस हे शहाणपण आहे एकंदरीत या माझ्या बोलण्यावरून या लोकी कोणी कोणाचा नव्हे ही गोष्ट निश्चित समजून घेऊन तू आपले अंतःकरण मोक्षप्राप्तीकडे लाव या खरी आणखी काही गोष्टी तुला सांगतो तू एक मुक्त लक्षणे ज्या पुरुषाने या लोकीच क्षुधा तृषा इत्यादी प्राणधर्म व क्रोध लोभ व मोह हे मनोविकार आपले ताब्यात ठेवले तो खरा सत्वयुक्त होऊन मुक्त झाला असे समजावे जो पुरुष द्यूत मद्यपान स्त्रिया व मृगया या चार व्यसनात फसून पडत नाही तो सदा मुक्तच आहे असे समजावे आला तो दिवस आणि आली ती रात्र जेवावे लागते ही गोष्ट पाहून ज्या पुरुषाला मोठे दुःख होते त्या पुरुषाची विषयोपभोगाविषयी खरी दोषबुद्धी ठसली असे म्हणावे जो पुरुष सर्वदा विवेकयुक्त विवे राहून असे ध्यानात धरतो की मी स्वभावतःच मुक्त असून या स्त्री संघामुळे मला पुनः जन्माचे फेरे भोगावे लागतात ते मुक्तच समजावा जाला हिलोक प्राणीम उत्पत्ति नाश वो व्यापार या तील खरे इंगित कतच समझावा हजारों नवे कोट्योगा धान्य ज्याे पड़े आता नहीं जो केवल निर्वाहा लगना मपटेहर धान्यापेक्षा करते व ज्याला मोटा राजवाड़ा रहावेयास दिला नहीं एक खाटकी जागा जो पुरे समझतो तो मुक्त समझावा ज्याचे ध्यानात असे वागते की सर्व जग मृत्यूने पछाडलेले व्याधीने पिडलेले व पोटास नसल्यामुळे रोडाबलेले असे आहे तो मुक्तच समजावा याप्रमाणे हे जग मृत्यू व्याधी व अन्नाभाव याने पीडित आहे असे जो स्पष्ट ओळखतो त्यालाच संतोष प्राप्त होतो जो हे ओळखीत नाही तो त्याचे भरी भरून तोंडघशी पडतो जो अल्पात सतुष्ट आतो तो मुक्त गणावा जो हे सर्व जग अग्निशोमत्मक भोक्ता वो भोग्य या दोन रूपांच है पहतो व ज्यादा मयाकृत जे सुख दुखादी मिथ्या विकार बाधा हो तो मुक्त समझावा ज्यादा छपर पलंगा लोलने किंवा साध्या भुईवर पडणे तसेच शल्योद्यन झोडणे किंवा कदन खाणे ही सारखीच वाटतात तो मुक्तत समझावा। ज्याला तागाचे वस्त्र गवताचे वस्त्र रेशमी वस्त्र झाडाच्या साली लोकरीचे कांबळे किंवा बकऱ्याचे कातडे या सर्व परिधानांचे महत्व सारखेच वाटते तो मुक्तच समजावा हे जग म्हणजे पंचमहाभूतांच्या संयोगाचे फल आहे असे जो जाणतो व जाणून त्या नात्यानेच या जगाशी वागतो तो मुक्तच समजावा ज्याला सुख व दुःख लाभ व हानी जय अपजय प्रेम व द्वेष भय व उद्वेग ही सारखीच आहेत तो सर्वथा मुक्तच होय हे शरीर म्हणजे रक्तमूत्रमला दोषांचे भांडार व अनेक अर्थांनीच युक्त अनर्थांनीच युक्त आहे असे जो लेखतो तो, तो मुक्त होतो या शरीराला वार्धक्यामुळे सुरकत्या पडणे केस पिकणे रोडपणा किंवा फिकेपणा येणे वो त्याची धनुकली होणे हे विकार प्राप्त होतात हे जो ध्यानात वागवतो तो सुटतो पुरुष तारुण्यात कितीही वीरवान असला तरी कालगतीने त्याचे पौरुष लटके पडते दृष्टी मंदावते कान बहिरे होतात व अंगातील उमेद ढिली पडते हे जो ध्यानी वागवतो तो मुक्त होतो लोकतुन मोटमोठे ऋषिठे मोट देव व मोटमोठे असुर परलोकी गो मना धरतोटो तो निरनिरा प्रकार अद्भुत सामर्थ्या सहस्रावधि राजे पृथ्वी पर होते परंतु तना ही हि पृथ्वी सोड़न जावे लगले जो जाटतो य्रव्या की टंसाई है क्लेशां रेलसेल है व कुटुंब भरण म्हटले तर ते कष्टपूर्ण आहे हे जो ओळखतो तो सुटतो इतर लोक किंवा आपली प्रत्यक्ष पोटची पोळे ही आपले मनाप्रमाणे वागत नाहीत हे ज्याच्या वारंवार मनात येते अशाची मोक्षाविषयी पूज्यबुद्धी कशी बरे होणार नाही शास्त्राचे अवलोकनाने व जगाचे अनुभवाने जागा होऊन जो मनुष्यांचा हा सर्व व्यवहार व्यर्थ आहे असे समजतो तो सर्वथा मुक्तच आहे असो माझे हे सर्व सांगणे ध्यानी वागवून तू आपली बुद्धी अक्लेश कर व मग वाटले तर गृहस्थाश्रमात रहा किंवा मोक्षाश्रमात म्हणजे संन्यासात रहा तात्पर्य एकच युधिष्ठिरा अरिष्ट नेहमीचे हे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेऊन तो पृथ्वीपती सगर राजा ठिकाणी मोक्षोपयोगी गुणांचा संग्रह करून राजधर्माप्रमाणे प्रजापालन करीत राहील ओम um, तत्सत्त